पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे ब्रम्हचर्य ब्रम्हचर्याचा मूळ अर्थ आहे ज्याच्या योगे ब्रम्ह लाभेल अशी चर्या संयमावासून ब्रम्ह लाभणार नाही संयमात सर्वश्रेष्ठ इंद्रिय निग्रह हा आहे सामान्यपणे ब्रम्हचर्याचा अर्थ स्त्रीसंग न करणे आणि वीर्यसंग्रह साधणे सर्व इंद्रियांचा संयम करणाऱ्याला वीर्यसंग्रह सहज व स्वाभाविक साधतो स्वाभाविकरिती वीर्य वीर्यसंग्रहानेच अपेक्षित फळ मिळत असा ब्रह्मचारी क्रोधादी विकारापासून मुक्त असला पाहिजे बन ब्रह्मचारी म्हले जाणारे पुष्कळ क्रोधी आणि अहंकारी आढळतात जणू काय त्यांना क्रोध करण्याचा अहंकारी होण्याचा मक्तास मिळालिला आह ब्रम्हचार्य पालनाच सामान्य नियम बाजूला सारून तळ वीर्यसंग्रह करण्याची अपेक्षा धरतात असंही दिसून आल आह त्यांची निराशा होत आणि कित्यक्कि होतात दुसरे काही निष्ठ होतात ते वीर्यसंग्रह करू शकत नाहीत आणि केवळ श्रीसंग न करत राहण्यात आपल्याला यश आले तरी ते स्वतःला कृतार्थ झाले असे समजतात श्रीसंग केला नाही की ब्रम्हचर्या प्राप्ती झाली असे काही म्हणता येणार नाही जोपर्यंत श्रीसंगतीविषयी गोडी शिल्लक आहे तोपर्यंत ब्रम्हचर्य प्राप्त झाली असे म्हणता येणार नाही जीही गोडी जाळून टाकू शकतो अशा पुरुषाने किंवा स्त्रीने आपल्या जननेंद्रियावर विजय मिळविला म्हणता येईल वीर हे अर्थात ब्रम्हचर्याचेच फळ आहे पण ते काही सर्वस्व नव्हे खऱ्या ब्रम्हऱ्याच्या चा वाणीत विचारात आणि आचारात स्पष्ट दिसून येण्याजोगे तेज आढवून येते अशा प्रकारचे ब्रम्हचार्य स्त्रियांशी होणाऱ्या संपर्काने किंवा त्यांच्या स्पर्शाने विटाळले जात नाही अशा ब्रम्हऱ्याला स्त्री पुरुषाभेद शून्यवत आहे या वाक्याचा कोणी भलताजार तर करू नये माझ्या विधानाचा उपयोग स्वेच्छाचाराला उत्तेजन देण्याकडे केव्हाही होऊ नये ज्याची विषयाशक्ती जळून भस्म झाली आहे त्याच्या मनातून स्त्रीपुरुषाभेद नाहीसा होतो ज्याची विषयासक्ती जवळून भस्म झाली आहे त्याच्या मनातून स्त्री पुरुष हा भेद नाहीसा होतो नाहीसा झाला पाहिजे सुंदरपणाविषयीच्या त्याच्या कल्पना वेगळ्या होतील तो बाह्य आकाराकडे मुळीच पाहणार नाही ज्याचा किंवा जिचा आचार सुंदर आहे अशा पुरुष स्त्रीला त्याला सुंदर वाटेल म्हणून रुपवती स्त्रीला बघून तो विवल होणार नाही त्याच्या जननिंद्रयात सुद्धा पालन घडून येईल म्हणजे ते कायमचे विकाररहित झालेले असेल असा पुरुष विरहीन झाल्याने नपुंसक होणार नाही तर त्याच्या विर्याचे परिवर्तन झाल्याने तो नपुंसक असल्यासारखा वाटेल नपुंसकाची आसक्ती जळून जात नाही असे मी ऐकले आहे ज्यांनी मला पत्रे लिहिली आहे त्यांच्यापैकी कित्येकांचा असा पुरावा आहे की त्यांना जनयंत्रेची जागृती व्हावी अशी इच्छा असते पण ते जागृत होत नाही तरी पण श्राव होऊन जातो त्यांच्यात आसक्ती राहत असल्यामुळे असे लोक आतल्या आत कामेच्छेने राहतात असे पुरुष क्षीणवीरे होऊन नपुंसक बनलेले असतात किंवा नपुंसक बनण्याच्या मार्गात असतात ही किव करण्याजोगी दशा आहे पण मनातल्या विषयाची गोडीच जळून गेल्याने जो ऊर्ध्वरित्या झाले आहे त्यांचे नपुसंक सर्वांना इष्ट असे आहे असे ब्रह्मचारी विरळेच ब्रम्हचर्य पालनाचे व्रत मी सन साली घेतले म्हणजे त्या प्रयत्नाला आता एकोणीसशे साली छत्तीस वर्ष झाली माझ्या व्याख्यप्रत मी पूर्णपणे पोचलेलो नाही पण माझ्या दृष्टीने माझी प्रगती त्या दिशेने बरी झाली आहे आणि ईश्वराची कृपा असेल तर देह सुद्धा मला त्या बाबतीत पूर्ण सफलता मिळेल माझ्या प्रयत्नात मी ढिला झालेलो नाही ब्रम्हचर्याच्या आवश्यकतेविषयी माझे विचार जास्त दृढ झालेले आहेत एवढे मला समजते माझे कित्येक प्रयोग समाजापुढे ठेवण्याच्या स्थितीप्रत अजून पोचलेले नाहीत माझे समाधान होईल इतक्या प्रमाणात जर मला यश आले तर ते समाजापुढे ठेवण्याची मी आशा बाळगली आहे कारण त्यात मिळालेल्या सफलतेमुळे पूर्ण ब्रम्हचर्य हे कदाचित त्यामाणे सुकर होईल असे मला वाटते या प्रकरणात ज्या ब्रम्हचर्यावर मी भर देऊ इच्छितो ते वीररक्षणापुरतेच आहे पूर्ण ब्रम्हचर्याचे जे, जे अमोग लाभ आहेत ते यातून मिळणार नाहीत तर त्यांचे महत्व थोडेथोडके नाही अशा वीररक्षणावाचून पूर्ण ब्रम्हचर्य अशक्य आहे आणि त्याच्याशिवाय पूर्ण आरोग्य जतन करणे अशक्य प्राय समजावे ज्या वीर्यात दुसरा मनुष्य उत्पन्न करण्याची शक्ती आहे त्या विर्याचे व्यर्थ स्लघन होऊन देणे हे महान अज्ञानाचे ज्योतक आहे विर्याचा उपयोग भूगाळ करता नव्हे तर केवळ प्रजोत्पद करता आहे हे पूर्णपणे समजले की मग विषयासक्तीला स्थानच राहत नाही संघासाठी स्त्री व पुरुष दोघेही ऊर करतात ते बंद होईल विवाहाचा अर्थ बदलेल आणि विवाहाचे जे रूप आज आपल्या दृष्टोत्पत्तीत येते त्याविषयी आपल्याला तिरस्कार वाटू लागेल विवाह हा स्त्री पुरुषांमधल्या हार्दिक आणि आत्मिक ऐक्याचा ध्योत कसला पाहिजे विवाही श्री पुरुष पूर्ण ब्रह्मचारी म्हटले जाण्याला पात्र आहेत जर ते प्रजोत्पत्तीच्या शुद्ध हेतुखेरीज संघ करण्याचा विचारच कधी मनात न आणतील तर अशा प्रकारचा संघ उभयतांच्या संमतीनेच होऊ शकतो हा संघ आवेगाने होणार नाही कामाग्नी शांत करण्याकरता तर मुळीच नाही असा संघ हा एक कर्तव्य समजून केला जाईल व तो झाल्यानंतर पुन्हा संघाची इच्छा सुद्धा उत्पन्न होता कामा नाही माझ्या या लिहिण्याला कोणी हास्यास्पद मानू नये छत्तीस वर्षाच्या अनुभवानंतर हे मी लिहित आहे हे वाचकांनी लक्षात ठेवाव सर्वसामान्य अनुभवाच्या विरुद्ध हे माझे लीने आहे हे मी जाणतो पण सामान्य अनुभवाच्या पलीकडे जसजसे आपण जातो तस तशीच प्रगती शक्य होत अनेक बरेवाईट शोध झाल ते सामान्य अनुभवांच्या विरुद्ध जाऊनच शक्य झालआआहे चकमकीपासून आगकाडीचा आणि आगकाडीपासून विजयपर्यंतय असे शोध या रीतीने शक्य झालेआहेत जे भौतिक वस्तूला लागू तेच आध्यात्मिकतालाही लागू आहे पूर्वीविवाह असा नव्हताच स्त्रीपुरुषांचा संघ आणि पशूंचा संघ यात फरक नव्हता संयम म्हणून काही वस्तूच नव्हती कित्येक साहसी माणसांनी सामान्य अनुभवाच्या पलीकडे जाऊन संयम धर्म शोधून काढला हा संयम धर्म कोठपर्यंत जाऊ शकतो याचा प्रयोग करण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि तो प्रयोग करणे आपले कर्तव्यही आहे म्हणून स्त्रीपुरुष संघाच्या बाबतीत मी सुचवीत आहे तितकी संयमाची मर्यादा गाठणे हे माणसाचे कर्तव्य आहे हे माझे मन्ने हसण्यावरील नेण्याजोगी नाही त्याबरोबर माझे असेही मन्ने आहे की जीवनाची घडण जशी झाली पाहिजे तशी जर करणे शक्य झाले तर विर्य संग्रह ही स्वाभाविक गोष्ट झाली पाहिजे नित्य उत्पन्न होणाऱ्या वीर्याची आपली मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढविण्याकडे उपयोग करून घेतला पाहिजे असा उपयोग घ्यायला जे, जे शिकतात त्यांना त्या मनाने बऱ्याच कमी आहाराने आपले शरीर कसता येईल अल्पाहारी असून सुद्धा ते शारीरिक श्रमाच्या बाबतीत इतरांपेक्षा कमी ठरणार नाही मानसिक श्रम करताना त्यांना कमीत कमी तकवा वाटेल म्हातारपणाची जी लक्षणे आपण पाहतो ती अशा ब्रम्हचर्यात दिसणार नाहीत पिकलेले पान किंवा फळ जसे सहज गळून पडते तशा रीतीने मनुष्य आपला काळ येताच सर्व शक्ती शाभूत असतानाच गळून पडेल अशा माणसाचे शरीर कालक्रमाने जरी क्षीण तरी त्याची बुद्धी क्षीण होण्याऐवजी नित्य वाढत राहिली पाहिजे त्याच्या तेजातही वृद्धीत झाली पाहिजे ही लक्षणे ज्याच्या बाबतीत दिसणार नाहीत त्याच्या ब्रम्हचर्यात तितकी न्यूनता समजावी त्याला वीरसंग्रहाची कला साधलेली नाही हे जर सर्व खरे असेल आणि ते खरे आहे असा माझा दावा आहे तर आरोग्याची खरी किल्ली वीर्यसंग्रह ही आहे हे उघड आहे वीरसंग्रहाचे मला माहीत असलेले काही स्थूल नियम मी येथे देतो सर्व विकारांचे मूळ विचारात आहे म्हणून विचारांवर ताबा मिळवावा त्याचा उपयोग हा आहे की मन रिकामे राहू देऊ नये चांगल्या आणि उपयोगी विचारांनी ते भरवून टाकावे अर्थात आपण ज्या कामात गुंतलो असू त्याच्यासंबंधी चिंता करीत राहायचे नाही पण त्यात कोणत्या रीतीने आपल्याला निपुणता मिळेल याचे चिंतन करायचे आणि त्याचा अंमल करायचा विचार आणि त्याचा आचार विकारांना अटकाव करील पण सगळ्या वेळ काही काम नसते मनुष्याला थकवा येतो शरीराला विसाव्याची गरज असते रात्री झोप येत नाही अशावेळी विकाराचा हल्ला होण्याचा संभव असतो अशाप्रसंगी सर्वातश्रेष्ठ साधन जप हे आहे ईश्वराच्या ज्या रूपात आपल्याला अनुभव आला असेल किंवा अनुभव घेण्याची आपण धारणा ठेवली असेल ते रूप हृदयात धरून त्या नावाचा जप करावा जप चालत असेल त्यावेळी इतर काही आपल्या मनात आणू नये ही, ही आदर्श स्थिती आहे येतपर्यंत जाता न आले आणि अनेक आगंतुक विचार हल्ला करू लागले तर त्याने कंटाळू नये पण श्रद्धापूर्वक जप करीत जावा शेवटी जय ठरलेलाच आहे असे निश्चयपूर्वक समजावे म्हणजे जय होईलच दोन विचाराप्रमाणेच वाणी आणि वाचन विकारण शमवणारे असले पाहिजे म्हणून जे बोलावायचे ते तोलून माून बोलावे ज्याच्या मनात बिबरचे विचार येणार नाहीत त्याच्या मुखातून बिवसचे शब्द उभंडणारच नाही विषयाचे पोषण करणारे मोठे साहित्य आहे त्याकडे मनाला कधीही जाऊ देऊ नये सद्ग्रंथ किंवा आपल्या कामाविषयीचे ग्रंथ वाचावेत त्यांचे मनन करावे गणितासारख्या विषयांना याठिकाणी मोठे स्थान आहे ज्याला विकाराचे सेवन करण्याची इच्छा नाही त्याने विकारांचे पोषण करणारा त्याचा धंदा असेल तर तो सोडावा 3. जसे मन गुंतलेले तसेच शरीर सुद्धा गुंतलेले असले पाहिजे अशा रीतीने की रात्री पडेपर्यंत जो सुंदर थकवा माणसाला आलेला असेल त्याने तो अंतरावर पडताच झोपी जावा अशा स्त्रीपुरुषांची झोप शांत आणि निस्वप्न असते जितके उड्यात श्रम करायला मिळतील तितके चांगले ज्यांना असे श्रम करण्याची संधी लाभत नाही त्यांनी न चुकता व्यायाम करावा उत्तम उत्तम व्यायाम म्हणजे मोकळे हवेत वेगाने चालत फिरायला जाणे हा आहे फिरताना तोंड बंद असावे श्वास नाकानेच घ्यावा चालताना बसताना शरीर ताटस ठेवावे कसे बसे बसणे किंवा चालणे हे आळसाचे चिन्ह आहे आळस तेवढा विकाराला पोषक आसण्यांचा अशा कामी उपयोग होतो ज्याचे हात पाय डोळे कान नाक जीव इत्यादी आपापली योग्य कामे योग्य रीतीने करतात त्याचे जननेंद्रिय कधी त्रास देत नाहीत हे अनुभव वाक्य पटेल, अशी मला आशा आहे चार जसा आहार तसा मनुष्य बनतो जो मनुष्य अतिआहारी आहे ज्याच्या आहारात कसलाही विवेक नाही तो आपल्या विकारांचा गुलाम असतो जो स्वतःला जिंकत नाही तो इंद्रियजीत कधी होऊ शकणार नाही म्हणून माणसाने युक्ताहारी आणि अल्पाहारी होणे अवश्य आहे शरीर आहारासाठी नाही आहार शरीरासाठी आहे आणि शरीर हे स्वतःला ओळखण्यासाठी निर्माण झाले आहे स्वतःला ओळखणे म्हणजे ईश्वराला ओळखणे ही ओळख ज्याने आपला परमविषय मांडला तो विकाराना वश होणार नाही पाच प्रत्येक स्त्रीकडे माता बहीण किंवा मुलगी या नात्याने पहावे कोणीही पुरुष आपल्या आई बहीण मुलीकडे विकारी नजरेने पाहत नाही स्त्रीने प्रत्येक पुरुषाकडे पिता भाऊ किंवा मुलगा या नात्याने पहावे ना माझ्या इतर लेखात मी अधिक नियम दिले आहेत त्या सर्वांचा समावेश या पाचात होतो त्यांचे पालन करणाऱ्याला महान विक्रांना जिंकणे फार सोपे व्हावे ज्याला ब्रह्मचर्य पाळण्याची तळमळ आहे त्याने त्याचे पालन अशक्य आहे किंवा कोट्यावधीतून एखादाच ते पाळू शकतो असे मानून त्याचा प्रयत्न सोडू नये जी गोडी ते पालन करण्यात आह ती इतर कशातही नाही दुसऱ्या रीतीने सांगावयाचे तर मी असे म्हणेन की जो आनंद खरेनिरोगी शरीर असताना लाभतो तो इतर कोणत्याही वस्तूत नाही आणि जे शरीर विकारांचा गुलाम बनले आहे अशा शरीराला ती निरोगिता लाभणार नाही कृत्रिम अंकुश आता कृत्रिम उपायासंबंधी थोडे लिहितो भोग भोगत असताना कृत्रिम उपायांनी प्रजोत्पत्ती थांबविण्याची प्रथा जुनी आहे पण पूर्वी ती लपून चपून होत अस सुधारणेच्या युगात तिला वरचेस्थान मिळाले आहे आणि उपायही शास्त्रीयरितीने घडविले आहेत या प्रथेवर परमार्थाचा पेहराव चढविण्यात आला आहे या पद्धतीचे पुरस्कर्ते सांगतात की भोगे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे कदाचित ती निसर्गाची देणगीही म्हणता येईल ती काढून टाकणे अशक्य आहे तिच्यावर संयमाचा अंकुश ठेवणे कठीण आहे आणि संयमाशिवाय दुसरा काही उपाय जर योजना आला नाही तर असंख्य स्त्रियांच्यावर प्रजोत्पत्तीचा भार पडेल आणि भोगातून निर्माण होणारी संतती इतकी वाढेल की मानवजातीला तितके अन्नच मिळू शकणार नाही या दोन आपत्ती थांबविण्याकरता कृत्रिम उपाय योजने हा मानवधर्म होऊन बसतो मला या म्हणण्यात काही तथ्य वाटत नाही कारण या उपायांनी मनुष्य दुसऱ्या उपाधी ओढून घेतो आणि सर्वात मोठे नुकसान हे आहे की संयम धर्माचा लोप होण्याचे भय उत्पन्न होते ते रत्न विकून टाकून कुं, वाटेल तेवढा तात्काळी लाभ होत असला तरी तो गमावला पाहिजे पण याठिकाणी मी वादात उतरू इच्छित नाही जिज्ञासून माझी शिफारस आहे की त्यांनी संयम की स्वैराचार या नावाने माझे पुस्तक मिळवून त्याचे मनन करावे आणि मग त्यांचे हृदय आणि बुद्धी जे सांगेल त्यास त्याचप्रमाणे त्यांनी चालावे ज्यांना पुस्तक वाचण्याची इच्छा किंवा सवय नसेल त्यांनी चुकून सुद्धा कृत्रिम उपायांच्या वाटेला जाऊ नये भोगाचा त्याग करण्याचा भगीरथ प्रयत्न करावा आणि निर्दोष आनंदाची अनेक क्षेत्रे आहेत त्यातून काही निवडावीत खरे दंपतीप्रेमी शुद्ध मार्गाने जावे उभय पती पत्नी उन्नत होतील अशी कार्य त्यांनी शोधून काढावी की जी करताना विषय वाचना मनात वागविण्याइतका अवकाशच मिळणार नाही शुद्ध त्यागाचा थोडा अभ्यास केल्यानंतर त्यात असलेली गोडी त्यांना विषयाच्या बाजूला जाऊच देणार नाही अडचण आत्मवंचनेमुळे उत्पन्न होते आत्मवंचनेमुळे त्यागाचा आरंभ विचारशुद्धीतून होत नाही फक्त बाह्याचार न करण्याच्या व्यर्थ प्रयत्नापासून होतो विचाराच्या पक्केपणाने आचाराचा संयम सुरू झाला तर यश मिळाल्यापासून राहणारच नाही स्त्रीपुरुषांची जोडी विषय सेवन करण्याकरता काही एकत्र आलेली नाही